पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग चौथा दयानंद सरस्वती यांचे पुण्यास आगमन दयानंदांची मिरवणूक व त्यास विरोध लाहोरून स्वामीजी पुण्यात आल्यापासून त्यांची बुधवारात बेल बागेसमोर भिडे यांच्या दवा दवाखान्यात दररोज व्याख्याने होत असत स्वतःचे संध्याकाळचे दोन व्याख्याने ऐकण्यात व तेथील व्यवस्था करण्यात जात असतात व्याख्याने संपल्यावर दयानंदी स्वस्वाने जाण्याचे पूर्वी सन्मान करण्याकरता त्यांची मिरवणूक काढावी असा एक दिवस आमच्या घरी मंडळी जमून विचार ठरला व हे दोन तीन दिवस आधी प्रसिद्धही झाले ते कळल्यावर विरुद्ध पक्षात बरीच चळवळ उडाली यावेळी विरुद्ध पक्ष म्हणजे रामदिक्षित आपटे हे शास्त्रांपैकी मुख्य असून त्यांच्याबरोबर इतर गावगुंड पुष्कळ होते व या संधीचा फायदा घेऊन आजपर्यंत धर्म म्हणजे काय याबद्दलचा नुसता विचारही ज्यांच्या मनाला शिवडा नाही अशी काही मंडळी यावेळी विरुद्ध पक्षात मिळून दयानंदजींची व त्यांच्या पक्षाची मानहानी व विटंबना कोणत्या रीतीने होईल याबद्दल खल करू लागले। शेवटी त्यांच्या बुद्धीप्रमाणे अशी एक शकुनी मामासारखी युक्ती सुचली की सुसली, ती युक्ती एकदम सर्वांना पसंत होऊन ती दुसऱ्या दिवशी अंमलात आणावयाची असा सर्वांचा निश्चय झाला अशा उत्तम रीतीने दयानंदजींची फजिती करण्याची युक्ती सुचल्याने या मंडळींच्या पोटात हर्षा गुदगुल्या होऊ लागल्या असाव्या उद्या उजाडते केव्हा व आम्ही युक्ती अंमलात आणतो केव्हा असे त्यांना होऊन गेले इकडे दुसऱ्या पक्षाची मंडळी आमच्या घरी जमून त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीचा कार्यक्रम ठरविला गर्द बहानंदांची मिरवणूक दिवसभर चालली दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वीच बरोबर बँड व पाच पंचवीस गावगुंड मंडळींच्या थाटासह उत्तम तऱ्हेने शृंगारलेली गर्द बहानंदाचार्याची स्वारी हौदाकडून शहरात संचारास निघाली जिकडे तिकडे हशा व मजा सुरू झाली सुमारे साडेसहा किंवा सात वाजता ही बातमी आमच्या घरी येऊन पोहोचली प्रत्यक्ष पाहून आलेल्या मंडळींनी या समारंभाचे उत्तमरितीने वर्णन केले, ते ऐकून या सर्व मंडळींनाही खूप हसू आले पण विरुद्ध पक्षात काही विशेष चळवळ आहे तेव्हा दयानंदांना धक्का न लागेल, असा अधिक बंदोबस्त आपल्याला ठविला पाहिजे असा विचार निघून पोलिसांची एक पार्टी मागवावी असे गंगारामभाऊ मस्के यांनी सुचविले या सूचनेला संमती मिळताच त्यांनी पोलीस सुप्रिंटेंडांना पत्र लिहिले इकडे गर्दवानंदांची मिरवणूक जी सकाळी सहापासून निघाली होती ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आळोआळीला व रस्तो रस्त्याला चालली होती मिरवणुकीच्या बरोबर असणारी मंडळी श्री रामानंद स्वामी की जय असे मोठ्याने म्हणून दर चार दोन पावलांना जय जे, जे कार करीत होते हा संचार या गर्दवानंदांना कितपत मांडला असेल कोण जाणे दुसरे दिवशी त्यांनी आसन घातले की समाधीत बसून ते नीसधामाला गेले तळले नाही समारोपाचे व्याख्यान अशा रीतीने संध्याकाळी चार वाजले साडेचार झाले सर्व मंडळी भिड्यांच्या वड्यात नित्याप्रमाणे व्याख्यानाला जमली स्वामी दयानंदजी हे उत्तम रसाळ वक्ते होते त्यांची वाणी गंभीर असे तशीच भाषण पद्धती मोठी मार्मिक व केव केव्हा अलंकारिक असे त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यास जमलेली मंडळी तल्लील होऊन जात स्वामी दयानंदजी समारोपाचे व्याख्यान म्हणून बोलण्यास उभे राहिले व पंधरावीस मिनिटातच इतके दिवस आपले व्याख्यान सर्वांनी मन लावून ऐकल्याबद्दल आणि आपल्याशी स्नेहभावाने वागल्याबद्दल त्यांना थोडेसे अलंकारिक व वा विनोदी भाषण करून जमलेल्या मंडळींचे आभार मानले व त्यांचा निरोप घेतला दयानंदांची हत्तीवरून मिरवणूक व गावगुंडांची चिखलफेक मग पानसुपारी हार वगैरे स्वामींना अर्पण केल्यावर स्वामींसह सर्व मंडळी खाली आली रस्त्यामध्ये हत्ती पालखी वगैरे व्यवस्था आधीच तयार ठेवली होती त्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवून हत्तीवर दयानंदजी यांना बसविले व मिरवणूक चालू होणार तोच वर सांगितलेल्या दुसऱ्या पक्षाच्या मंडळींनी या समारंभात घुसून व गर्दी करून अद्वा बडबडण्यास ओरडण्यास आरंभ केला या पक्षाला प्रोत्साहन देणारी कुत्सीत व कुटा मंडळी सभ्यपणाचे कातडे पांघरून थोड्या अंतरावर ठिकठिकाणी थीक उभी होती व आपल्या पक्षाला दंगा करण्याबद्दल प्रोत्साहन देत होती त्या दिवशी बराच पाऊस पडला असल्यामुळे रस्त्या थोडा चिखल झाला होता असल्या दंग्याला जुमानता किंवा कोणत्याही रीतीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न न करता ही मिरवणूक धीमेपणाने चालू झाली हे पाहून या गावगुंड मंडळींना निराशेने चिडाली जागोजाग उभे राहिलेल्या प्रतिनिधींच्या चिथावणीची भर पडल्यामुळे ज्याच्या हातात जे असेल ते त्यांनी मिरवणुकीतील मंडळींकडे फेकण्यास सुरुवात केली ज्यांच्या हातात काही नव्हते त्यांनी रस्त्यावर खाली वाकून चिखल्याचे गोळे करून तेच मंडळीच्या पाठीवर भरभरा मारण्यास सुरुवात केली शांत मिरवणूक व दगडफेक मिरवणुकीतील आमच्या पक्षाची मंडळी इतकी धीमीपणे चालली होती की चिकलाचे गोळे पाठीवर व पायावर रपा आरप बसत असून कोणी पाठीमागे वळूनही पाहिले नाही त्याची पर्वा न करता मंडळी शांतपणे चालली होती पोलीस पार्टी जी होती तिला अशी ताकीद दिली होती की आम्ही सुचविल्याशिवाय तुम्ही यात पडू नये फक्त मिरवणुकीच्या बरोबर करता मात्र असावे दहा 15 मिनिटे चिकल फेकून झाल्यावर आदित वाढच्या चौकापासून दारूवाल्याच्या पुलापर्यंत मिरवणूक जाईपर्यंत या चिखल फेकणाऱ्या मंडळींपैकी काहींनी मधून काठ्या व दगड फेकण्यास सुरुवात केली त्यामुळे जरी कोणत्याही मुख्यमंडळींना इजा झाली नाही तरी पाच गरीब माणसांना मात्र चांगला मार लागला आणि जखमाई झाल्या ते पाहून पोलीसमध्ये पडल्यावर ही गावगुंड मंडळी फरार झाली व मग ही मिरवणूक शांतपणे पुढे गेली जखमी लोकांना औषधोपचारा करता इस्पितळात पाठविले या गोष्टी अशात चालणार पुढे स्वतः घरी आल्यावर पहिले कपडे सर्व चिखलांच्या गोळ्यांनी जागोजाग भरलेले असल्याने ते सर्व काढून टाकून दुसरे घातले कपडे काढल्यावर जवळ असलेल्या घरातील मंडईंनी जेव्हा विचारले की बरोबर पोलीस शिपाई असून स्वतःच्या अंगावर चिखल कसा आला तेव्हा हसून म्हटले की का बरे सगळ्यांमध्ये मी जर होतो तर मला का लागणार नाही पक्षा भिळवनाची कामे म्हणजे अशीच असतात दुसऱ्या पक्षातील माणूस लहान असो की मोठा असो त्याची पर्वा त्यांना का वाटावी अशावेळी मानापमानाचा विचार आमच्या मनात तरी का यावा या, या गोष्टी अशाच चालावयाच्या